वाल्मिकी रामायण कांड सर्ग पहिला नाना जातीच्या कमळानी आणि मत्स्यांनी भरलेल्या त्या पुष्कर्णीकडे राम लक्ष्मणासह गेला तेव्हा व्याकुळ होऊन तो विलाप करू लागला ती पंपा पाहून हर्षांनी त्याची सर्व गात्रे कापू प्रीतीच्या पाशात सापडून तो लक्ष्मणाला म्हणाला ही पंपा वैडुर्य मनाप्रमाणे सर स्वच्छ पाण्याने कशी शोभत हिच्यात लाल पद्मे आणि निळी उत्पले फुल आहेत आणि विविध वृक्षाने ती शोभवंत दिसत आहेत लक्ष्मणा पंपेचे हे अरुण्य दृष्टीला शुभ वाटते इथले वृक्ष उंच शिखरांच्या पर्वतासारखे शोभतात पण शोकाने अतिशय पिढलेल्या मला मात्र भरताचे दुःख आणि वैदेहीचे हरण या मानसिक व्यथा त्रास देत मी शोकाने व्यथित झालो असला तरी मला नाना प्रकारच्या झाडीने भरलेली ही पंपा शोभायमान दिसते नाना प्रकारची फुले सर्वत्र पसरली आहेत आणि हिचे पाणी पवित्र आणि थंड आहे ही जरी कमळाने झाकून टाकलेली असली तरी अतिशय शुभ दिसत सर्प आणि श्वापद हिच्या गाठी फिरत आहेत आणि हरिण आणि पक्षी यांनी ही गजबजलेली आहे हिच्या काठावरचे हिरवे गवती रान झाडांच्या नाना प्रकारच्या फुलामुळे हत्तीवरच्या रंगीबेरंगी झुली टाकल्याप्रमाणे अधिकच खुलून दिसते सगळीकडे झाडांचे शेंडे फुलांच्या भाराने डवरलेले सगळीकडून ते फुललेल्या वेलीने झाकून टाकलेत लक्ष्मणा हा वारा कसा सुख देणारा वाहत आहे हा काळ अतिशय काम प्रेरणा देणार आहे झाडांना फुले आणि फळे येणारा हा सुगंध देणारा मास आहे वनांची लक्ष्मणा हे रुपे तरी पहा वर्षाव मेघा मेघाप्रमाणे फुलांचा वर्षाव ती करीत रम्य पठारावर नाना प्रकारची वन्य झाडे आहेत वाऱ्याच्या झोतानी ती हलून भूमीवर फुलांचा सडा टाकित झाडांवर असलेल्या खाली पडलेल्या आणि पडायला झालेल्या फुलांशी हा वारा जणू इकडून तिकडून खेळ खेळत आहे फुलाने डवलेल्या झाडांच्या अनेक फांद्या गदगद हलवणाऱ्या वाऱ्याला एके ठिकाणी न राहणारे भुंगे आपल्या गाण्याची साथ देत आहेत गिरिकंदरातून जण गाणेगात बाहेर पडणारा वायू मत्त कोकिलांच्या मधुर स्वरांची साथ घेऊन झाडांना नर्तन करायला लावित आहे वाऱ्याच्या योगाने अतिशय जोराने हलणाऱ्या झाडांच्या फांद्या एकमेकीत गुंतल्यामुळे झाडे एकमेकात गुंफल्यासारखी झाली चंदनासारखा शीतल आणि सुखाव वा वाटणारा वायू सुरेख सुगंध वाहून आणून श्रमाचा परिहार करीत आहे गोड वासाने दरवळून टाकलेल्या वा या वनात भ्रमरांच्या गुं गुं स्वराच्या द्वारा हे वाऱ्याने गदगदा हलवलेले वृक्ष जणू निनाद करीत आहेत पर्वताच्या रम्य पठाऱ्यावर फुललेल्या मोठमोठ्या मनोरम वृक्षाने जवळजवळ शिखरे असलेले हे डोंगर शोभून दिसत आहेत ज्यांचे शेंडे फुलाने झाकले गेले वाऱ्याच्या झोताने हे जे एकसारखे हलत आहेत ते हे वृक्ष शेंड्यावर बसलेल्या भ्रमरांच्या रूपाने जणू गात आहेत आजूबाजूला खूप फुललेले हे कर्णीकार वृक्ष पाहिलेस ते सोन्याने मडलेल्या कित किंवा पीतवस्त्र अंगावर घेतलेल्या माणसांप्रमाणे दिसत आहेत लक्ष्मणात नाना पक्षी गणांच्या स्वराने निनादित होणार हा वसंत आहे शीतेचा विरह झालेला माझा शोक तो वाढवीत आहे शोकाने व्यापून गेलेला मला हा ताप देत आहे आनंदून बोर काढणारा कोकीळ मला जणू आव्हान देत वनातल्या झोझो वाहणाऱ्या रम्य निर्झरातला हा पाणकोंबडा आनंदाने नाद करीत लावत आहेसन्न होऊन मला बोलावून आणशय आनंदीत होईल अशाच रीतीने चित्रविचित्र पक्षी नाना प्रकारचे आवाज काढून मोठ्याने ओरडत झाडे झुडपे वेली यांच्यावर चह झडप घालित आहे आनंदाने आपापल्या समूहात नर पक्ष्यांशी मिलन करीत आहे आणि लक्ष्मणा मधुर स्वर करणाऱ्या भृंग माद्या भ्रगराजामुळे आनंदीत होत आहे या पंपेच्या तीरावर एकत्र मिळून पक्षी आनंद करीत आहेत पाणकोंबड्यांच्या आक्रंगाने आणि नर कोकिळांच्या स्वराने जणू हे वृक्षच आवाज काढून माझा काम प्रदीप्त करीत आहे अशोकाची राई हात जणू लाल लाल विस्तव आणि भृंगांचा गु आवाज हात जणू त्या पेटलेल्या विस्तवाचा आवाज असा हा लाल पालवीच्या रूपाने असलेल्या ज्वालांचा पातळ पापणे असलेल्या सुंदर केसांच्या मृद बोंडणाऱ्या सीतेचे दर्शन मला झाले नाही तर लक्ष्मणा जगण्यात मला अर्थ वाटत नाही अरण्य सुखद करणारा कोकळ्यांच्या थव्यानी सारा प्रदेश गजबजून टाकणारा माझ्या प्रियेला आवडणारा हाच तो काळ हे निष्पा कामदेवाच्या या धडपडीने उद्भवलेला आणि वसंताच्या या लक्षणाने वाढलेला माझा शोकाग्नी हे सुंदर वृक्ष बघून आणि ती सुंदरी न दिसल्याने मला तात्काळ जाळून टाकेल हा माझा काम एकसारखा वाढत आहे आणि वैद्यही दिसत नसल्यामुळे येथे माझा शोक वाढत जात आणि डोळ्यापुढे हा वसंत उभा राहून कामविकाराने उत्पन्न झालेल्या घामाच्या संसर्गाने मला मलिन करीत आहे लक्ष्मणा हरिणाच्या पडसाच्या डोळ्यांची ती सुंदरी चिंता आणि शोकलेला स्फटिकाचे गवाक्षे वाऱ्याने उघडावी तसे आपले पंख उघडून ते नाचत आहेत <coughs> त्यांना त्यांच्या माद्याने घेरून टाकल्यामुळे ते मदमत्त झाले काम भावने व्यापून टाकलेल्या माशी भावना ते वाढवित है लक्ष्मणा बघ ती लांडोर कामिच्छेने आर्थ होऊन नाचणाऱ्या आपल्या भरत्या मोराच्या बरोबर पर्वताच्या पठारावर कशी नाचत है आणि तिच्यावर मनाने अनुरक्त झालेला मोर सुद्धा तिच्या मागोमाग धावत है तो आपले सुंदर पंख पसरून आपल्या स्वराने जणू माझा उपहासच करीत असावा मयूर वनातच तर माझ्या प्रियेला राक्षसाने पळवून नेले नसेल म्हणूनच आपल्या कांतेसह रम्य नाचत असावा मला मात्र तिच्या वचन या फुलांच्या ऋतूत येथे वास करणे अत्यंत दुःसह होत आहे लक्ष्मणा मानवे तर येऊनित सुद्धा प्रीतीभावना कशी असते पहा यावेळी लांडूर कामप्रेरणेने भरत्याच्या भोवतीभोवती राह राहते माझी विशाल नेत्रांची जानकी सुद्धा जर पळवून दिली गेली नसती तर अशीच मनाची गडबड उठून कामप्रेरणेने माझ्या भोवतीभोवती राहिली असते निशिशिर समताच फुलांच्या घराने समृद्ध असलेली वनातली ही फुले लक्ष्मण पक्षी एकत्र होऊन मनसोक्त स्वर काढत ते जणू एकमेकांना बोलावितच आहेत एक वाटते माझा कामात मात्र ते वाढवित माझी प्रिया सीता जेथे असेल तेथे सुद्धा वसंत असला तरी जे जे ती परवश्ल्यामुळे माझ्याप्रमाणे तीही शोक करीत असेल छे छे जेथे ती त्या देशाला वसंत स्पर्श सुद्धा करणार नाही आणि कमळासारखे नेत्र असलेली माझी प्रिया माझ्या वचून राहील तरी कशी किंवा जेथे माझी प्रिया आहे तेथे वसंत असला तरी ती सुंदरांगी शत्रू धाक दाखवित असताना काय करणार माझी प्रिया सावळी कमळासारख्या नेत्रांची मृद बोली हा वसंत येताच ती व खरोखर जीवस टाकून देईल माझ्या अंतकरणात पक्केपणी मला असे वाटते की साध्वी सीता माझा विरह झाल्याने जगणे शक्य नाही कारण वैदेहीचा भाव सर्वस्वी माझ्यामध्ये स्थिर झालेला आहे आणि माझाही भाव सीतेमध्ये सर्वस्वी स्थिर झालेला आहे हा थंडपणा घेऊन येणारा अंगाला सुखद वाटणारा आणि फुले वाहून आणणारा वायू त्या कांद्याच्या चिंतनात असलेल्या मला अग्निसारखा वाटतो जो वायू पूर्वी सीतेच्या सहवासात असताना मी सुखकारक मानत होतो तोच आता हा आकाशात उडणारा पक्षी त्यावेळी त्याने कर्कश आवाज काढला आणि मला तिचा वियोग झाला आता तोच झाडावर बसून आनंदाने गोड आवाज काढत आहे तिकडे हा आकाशात उडून वैदेहीला फसवणारा ठरेल मला मात्र तो त्या विशालाक्षीच्या जवळ घेऊन जाईल लक्ष्मणा शेंडे फुललेल्या वृक्षांवर बसून स्वर काढणाऱ्या पक्षांचा हा एकत्र होणारा नाज कसा मध वाढवणार आहे पहा वाऱ्याने उडवलेल्या तिलक वृक्षांच्या मंजरीला हा भृंग जणू काममदाने उत्थान झालेल्या प्रियेला जाऊन बिलगावे तसे एकदम बिलगत आहे हा अशोक कामीजनांचा शोक अतिशय वाढवणार आहे तो स्थिर राहून वाऱ्याने उडवलेल्या आपल्या झुपक्याने जणू मोहर आलेले हे आम्र वृक्ष लक्ष्मणा श्रुंगार भावने आणि अंगराग ला पहा पंपेच्या जला शुभ सुवास असणारी कमळे सगळीकडे नुकत्याच उगवलेल्या सूर्यासारखी आरक्त झालेली उठून दिसत आहेत पहा पंपेचे हे जल कसे प्रसन्न दिसत आहे नाना प्रकारचे कमळे भरले आहेत हंस कारंड पक्ष्यांची गर्दी, गर्दी आहे सुगंधी पुष्पाने ती युक्त आहे पाण्यात असलेल्या उगवत्या सूर्यासारख्या आरक्त कमळाने ही पंपा सर्व बाजूंनी जा या कमळांचे परा आपल्या पायाने तुरवीत हिच्या नित्य चक्रवा पक्षी गर्दी करून असतात हिच्या वनातल्या अंतर्भागात नाना प्रकारचे सपाट प्रदेश आहे हिच्या पाण्याची इच्छा करून आलेल्या हत्तींच्या आणि हरिणांच्या कळपाने तिची शोभा वाढत वाऱ्याच्या झोताने तिच्या निर्मळ पाण्यात ज्या ला कशी सुंदर दिसतात कमळाच्या ही कमळे नेहमी आवडायची वैद्य दिसत नसल्यामुळे मला जीवित नकोसे झाले ती गेली तिला भेटणे कठीण झाले असले तरी अधिकाधिक हित सांगणाऱ्या त्या कल्याणीची आठवण करून देत असलेला हा काम किती दुष्ट आहे फुललेल्या वृक्षाने हा वसंत जर मला आणखी सतावणार नसेल तर अचानक अतिथीसारखा उपटलेला काम सहन करणे मला शक्य होई। तिच्या संगतीत असताना ज्या ज्या गोष्टी मला रमणीय वाटत होत्या त्याच आता ती नसल्यामुळे मला अरमणीय वाटू लागले लक्ष्मणा कमळाच्या गाभ्यातून निघणाऱ्या पाकळ्या पाहण्याकरता दृष्टी धावते कारण त्या सीतेच्या नेत्र कोशासारख्याच दिसतात वृक्षा वृक्षांच्या मधून बाहेर पडणारा आणि कमळांचे पराग मिसळलेला हा वारा सीतेच्या निश्वासासारखा मनोहर वाहत आहे लक्ष्मण पंपे दक्षिणिखरा वृक्षा पहा हा शराज नोता ने उड़ेली धूल नंग निर्माण करते लक्ष्मण गिरीवर सपाट मैदान सगलीक फुले और पान एक ही नहीं अशा रम्य पड़ा मु जन पेटल पंपे तीरा वगवाल आणि तिच्या पाण्याने भिजलेले हे वृक्ष मधुर सुवास पसरवित आहेत यात चमेली मोगरी भूमीवरची कमलवेल कणेर या सर्व फुललेले आहेत केतकी निरगुडी पांढरीजाई म्हाळुंग कुंदाची झुडपे ही सगळीकडे फुललेली आहेत करंज ज्येष्ठमध तिवस बकुळ चाफा निळवा नागचाफा हे फुललेले आहेत भारंगाचे वृक्ष शोभत आहेत नीलशोक फुललेले आहेत पर्वताच्या पाठीवर सिंहाच्या आयाळीसारखे पिंगट वर्णाचे लोधर अंकोल कुरंट सावरी देवदार अंबा, पाटली कांचन हे बहरलेले आहेत मुचकुंद अर्जुन हे गिरीशिखरावर दिसत आहे केतक भोकर शिरसू शिसव धावडा सावरी पळस लाल, लाल कोरांटी तिवस करंज चंदन चंदन शिंदी तिलक नागकेशर हे उमरलेले आणि शेंड्याना फुले आलेल्या वेलीने <coughs> घातलेले फुलच्या गाठी लक्ष्मण किती सुंदर आणि विपुल आहेत पहा वाऱ्याने फांद्या हलत असल्यामुळे खाली वाकलेल्या या वृक्षांचा मत झालेल्या सुंदर स्त्रियाप्रमाणे वेली जणू अनुनय करीत आहेत जणू एकाच रसाचा स्वाद घेऊन संतोष होत नाही म्हणून वारा या वृक्षाकडून त्या वृक्षाकडे या पर्वताकडून त्या पर्वताकडे या वनातून त्या वनाकडे वाहत आहे काही वृक्ष भरपूर फुले आलेले आणि मधुर सुगंध देणारे तर काही नुसत्या कळ्याने झाकून जाऊन जण श्याम हो वलनाचे झाले हा मजुकर हे चविलेले असा प्रेम रंगाने रंगून फुलातच लीन होऊन जातो आणि त्यातून परत उठून एकदम दुसरीकडे जातो पंपात इरावरच्या झाडावरील मधावर हा मधुकर लूप झाय फुलांचे झोपकेच्या झोपके आपोआप खाली पडून आणि अंथरुणाच्या गाद्याप्रमाणे भूमीवर पसरून त्यांनी ती भूमी सुखकारक केली विविध प्रकारच्या त्यास फुलाने पर्वताच्या पठारावर नाना प्रकारच्या पिवळ्या लाल रंगाच्या चांगल्या लांब रुंद बैठक हिवाळा संपल्यावर लक्ष्मण झाडांना आलेली ही फुले तर पाह फुलांच्या महिन्यात झाडे जणू अहमकेने फुलू लागतात भुंग्यांच्या गुंजारवांच्या रूपाने वृक्ष जणू एकमेकांना बोलावित आहेत असं वाटते शाखा शाखांवर फुलांचा बहर आल्यामुळे हे वृक्ष किती सुंदर दिसत आहे हा कारंड पक्षी निर्मळ जलात बुडी मारून आपल्या कांथेशी खेळ खेळत आहे के जणू तिथे काम वाढवित आहे मंदाकिनीचे जसे रूप तसेच मनोहर हिचेही रूप आहे तिथे मनाला रमवणारे गुण जगात प्रसिद्ध आहेत तसे हि ते या स्थानात प्रसिद्ध आहे साध्वी सीता जर ते मला तेथे भेटली आणि जर आपण येथे राहिलो तर लक्ष्मणा मला इंद्रपदाची किंवा अयोध्येची सुद्धा इच्छा होणार नाही इथल्या रमणीय गवतात तिच्यासह रमत असताना मला कसली चिंता वाटणार नाही की दुसऱ्या कशाविषयी होणार नाही <coughs> विविध प्रकारची पाने असलेले वृक्ष या अरण्यात माझे कांता जवळ नसताना आपल्या नाना प्रकारच्या पुष्पांनी माझ्या मनात दुःखाचे विचार निर्माण करीत आहेत लक्ष्मणा शीतल जल असलेली कमळाने भरलेली चक्रवाक आणि कारंड पक्षी नित्यजीचा आनंद घेत आहेत अशी बदके करकोचे याने भरलेली मोठमोठे हो हरिणजीचा उपभोग घेतात अशी ही पंपा पक्ष्यांच्या पूजनाने अधिकच शोभायमान दिसते नाना प्रकारचे हर्षद फुल्ल पक्षी पाहून मला कमलनेत्र असलेल्या माझ्या सावळ्या चंद्रमुखी प्रियेची आठवण होते आणि माझा कामजणू प्रदीप्त होतो चित्र विचित्र पठारांवर हरिण्यांच्या सह फिरणार ते हरिणपहा हरिणाच्या पाळसासारखे नेत्र असलेल्या वै, वैदेहीचा विरह झालेल्या माझे चित्त ते इकडे तिकडे फिरत असताना पाहून व्यथित होत आहे मत पक्ष्यांच्या थव्याने भरलेल्या या मैदानात जर ती माझी प्रिया मला भेटेल तरच माझे भरे होईल पंपेच्या शुभ कमळांचा सुगंध वाहून आणणाऱ्या कल्याणकारी शोकविनाशक वाऱ्याचा उपभोग जर सुंदरी जनककन्या माझ्या संगतीत घेईल तरच लक्ष्मणा मी जगेन पंपेच्या वनातील वारा जे उपभोगतात ते धन्य होत सावळी कमलनेत्रा माझी प्रिया अगतिक झालेली जनककन्या माझ्या वचन कशी बरे प्राणधारण करीत असेल लोकसमुदायात जर जनकाने मला सीतेचे कुशल विचारले तर त्या धर्मज्ञ सत्यवादी राजांनी काय सांगू पित्याने मला वनात पाठवल्या असता दुर्भाग्य अशा माझ्या मागोमाग धर्मावर आस्था ठेऊन जी आली ती माझी प्रिया सीता कुठे बरी आहे राज्यापासून भ्रष्ट झालेल्या आणि निरोत्सा झालेल्या माझ्या माघोमागजी आधी तिला सोडून दीन झालेला मी जीवित कसे धारण करू तिथे ते, ते सुंदर बागदार कमलनेत्र असलेले सुगंधी शुभ नितळ मुख न दिसल्यामुळे माझी मती हिरपल्यासारखी झाली लक्ष्मणा मधन मधन स्मिताहास्य करीत बाहेर पडणारे वैदेहीचे गुणवान मधुर आणि हिताचे असे आतुर बोल मला कधी ऐकायला अयोध्ये सु असे कौशल्याने विचारले तर त्या मनस्विनीला मी काय सांगू लक्ष्मणा जनक कन्या वाचून जगणे मला शक्य नाही तू जा आणि भ्रातृप्रेमी भरताला भेट अशा रीतीने अनाथाप्रमाणे विलाप करणारे महात्म्याला रामाला भ्राता लक्ष्मण सुयोग्य आणि हितकारी शब्दात बोला रामा तुझा विलाप थांबव तुझे कल्याण असो पुरुषोत्तमा शोक करू नकोस शुद्ध चित्त असणाऱ्या तुझ्यासारख्यांची मती मंद कधी होत नसते वियोगामुळे होणाऱ्या दुःखाची आठवण करून प्रिय स्नेह काढून टाक स्नेह अतिझाला की वात तरी जळते रावण पाताळात नव्हे आणखी खाली गेलेला असला तरी राघवा तो या यापुढे राहणार नाही अगोदर त्या पापी राक्षसाची हालचाल इत्यादी माहिती मिळवून घे त्याला मग सीतेला सोडून तरी द्यावी लागेल किंवा मरावे तरी लागेल रावण सीतेला घेऊन दिर्भात जरी गेला असला तरी त्याने जर सीता दिली नाही तर तेथे सुद्धा मी त्याचा नाश करेन कल्याणवंता स्वस्थ हो आर्या दैन्यवृत्ती सोडून दे कारण जे करणे अवश्य ते साधू इच्छिणाऱ्यांनी येत केला नाही तर त्यांचे साध्य त्यांना मिळत नाही आर्या उत्साह हा बरवा नाही उत्साहहून श्रेष्ठ बळ दुसरे नाही उत्साह असलेले त्रैलोक्यात काहीही दुर्लभ नाही उत्साह असलेले पुरुष कर्मे करताना गळाठून जात नाहीत केवळ उत्साहाचा आसरा घेऊन आपण जानकीला मिळवू शकू काम त्याग कर शोकाला मागच्या मागे टाकून दे तू थोर आत्मा आहेस स्वतःवर विजय मिळवणार आहेस मग स्वतःला जाणत कसा नाहीस अशा रीतीने तो त्याला बोलला तेव्हा शोकाने हरपल्यासारखे झाले होते त्या रामाने शोक आणि मोह टाकून अंगीर कल्पना करता येणाने असा पराक्रम करू शकणाऱ्या रामाने ते अत्यंत सुंदर रम्य हेळका वेखाणारी झाडे असणारे पंपा ओलांडली त्या महात्म्याने ओहळ आणि गुहा असलेले ते सारेवन शोधले आणि उद्विग्न होऊन लक्ष्मणाशी विचार करून दुःखाने मलुदभवून तो पुढे निघाला मत्त हत्ती हत्तीच्या मोहक चालीने चालणाऱ्या आणि पुढे जाणाऱ्या रामाचं करून महात्मा लक्ष्मण करून रक्षण करीत होता ऋषमुखाच्या सुग्रीवाने अद्भुत दिसणाऱ्या या दोघांना पाहिले आणि तो भ्याला त्याने यत्किंचित हालचाल केली नाही तो गजाचा मंद चालीने चालणारा थोर वानर तिथे फिरत असता त्याने त्या दोघांना चालताना पाहिले पाहताच त्याच्या मनात अतिशय विषाद उत्पन्न झाला तो चिंता युक्त झाला आणि अतिशय भयाच्या भाराखा दडपून गेला महा तेजस्वी राम लक्ष्मणा पाहून भयभीत झाले झालेले वानर ते नित्य ज्याचा आसरा घेत त्या आपल्या आश्रयस्थान झालेल्या पुण्य आश्रयस्थानाकडे गेले किश्किंदा खंडाचा पहिला सर्ग समापतो